शांत <Unless yin suramad estoslakos> </hitaire> पूर्ण ब्रह्मपरा ओ नमो जाने ओमो ज्ञान अनुग्रहारे ीता बोलतोच मला अंग्र हालो जना तुम जा तुमचा तुमचा हामरे दो आयतन भावो उतराते री भावधारा तेरी पावनो उतराते टलेटले वक्षस्थळे कौतुभ वक्षस्थळे कौतुभ नादेवक्तीकडे नाशा देणुक्तले कंकणुकडे कंकण सर्वांगे हरिचंदर्वागे हरिचंदनं सुगित मुक्तावली गोप्रीय विजयते पश्री परीवे गोपालदूयामे गोपालूया कृष्ण नारायण वंदे कृष्ण नारायण वंदे कृष्ण वंदे जप्रियं कृष्ण वंदेव जप्रिय कृष्ण देपाल वंदे कृष्ण देयपाल वंदे कृष्ण वंदे सुधार कृष्ण वंदे सुधा सु नमोसुयास विशालुद्धे नमो सु देश विशालुद्धे पुरणेशत पूर्ण थया भारत तैल पूर्ण प्रज्वालिजमो ज्ञानमय प्रदीप मुंबई महाराष्ट्री जय गोपाल जय कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमाने हरले परमाने गणत क्लनाचाय गणत क्लय गोविंदाय नमो न गोविंदाय नमो न कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमाने हरय परमाने प्रणत क्लिशनाशाय प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो गोविंदाय नमो नम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमाने हरे परमाने अक्लेश आचार अक्लश आचार्य गोविंदाय नमो नमो कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमाने हरे परमाने ग्रणचक्रेदनाचार्य वणचक्रेदनाचार्य गोविंदाय नमो नाय नमो महा वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमाने हरे परमाने गुणचक्रेदनाचार्य ेशनाचा गोविंदाय नमो गोविंदाय नमो नृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हले परमाने हरएे परमाने गृह क्रेशनाचार्यणत क्रेशनाचार्य वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरले परात्मने हरले परात्मे रथ क्लेशनाचार्यनथ क्लेशनाचार्य गोविंदय नमो न गोविंदाय नमो नम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय फे परमाने हरे परमानेचार्यत क्लेत गोविंदाय नमो न गोविंदाय नमो नृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय फे परमाने हरे ्रेशनाचार्यणत्रेशनाचा गोविंदाय नमो न गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो आपली पत्नी सत रुपाकन्या देवती प्रवेश झाले त्याला पण म्हणतो या कथा सत्रापर्यंत आपल्या आयुष्याचा हेतू स्वायभवनी कर्कमहाला निवेदित केला कर्मनी सांगितलं की मलाही अशा प्रकारे भगवंताचा आदेश आहे आपल्या कन्नसा पत्नी म्हणून स्वीकार करावा भगवंताचा आदेश मला मान्य पण माझी एक वैयक्तिक स्तरावर एक आहे की तुमच्या कन्मेला विशेषतः पसंत आहे तर भगवंताचा आदेशातून सुद्धा मी आपल्या कन्वेचा पत्नी म्हणून स्वीकार करणार नाही पण काय तर आपल्या कन्मेशी जन्मभर मी राहणार नाही यथावत चौथा संज्ञा का चतुर्था कर ग्रहण करीन अपने कन्नी पत्नी परिवहन मान्यता ना वो नहीं देवपोटी अभी हर अपनी कुटुंब प्रमुख सभी कर्तव्य पारे संघा कहीं नकार नहीं कितीतरी संसार उपयोगी वस्तू मागे आंदोलन म्हणून दिलेले आहे त्याला हुंडा म्हणतात की वरपक्षाची मालिक आहे आणि आनंद ज्याला म्हणतात की नवुपक्षाने वर पक्षाला प्रेरणा दिलेल्या होती मला वाटत तुम्ही जास्त घ्यान दि आणि किती जरीपुल वस्तू दिल्यावर देवतेने आपल्या कन्याला के के लिए तीन बहुमोला उपदेश विवाह तो आता ऋषिपत्म जीवन है तो आगे तो आता जीव पत्नी। इसका जीवना में बदल गा बदल तू अतिशय प्रेम स्वीकार आश्रम आज बाध नहीं वर्च नाशता कामाने पत्नी कर्तव्य तू प्रेम संपादन करेम आपलं तुझं कर्तव्य आहे पत्नी आणि पण आश्रमातले जे सेवक आहेत आश्रमातले जे पाय प्राये कसं झाले त्यांच्यावर सुद्धा तुला आणि प्रेम करता असं पाहिजे आत्मा दे अतिथि अभ्यास जेव करता स्वागत करता जीवन ऋषि पत्नी अशा प्रकार जीवन अन्या उपदेश उपदेश तंत्र आणि जास्त आपण आपल्या आशिष्य प्रेम सगळ्या आश्रमवाद्यांना आपलं लिहिलं तुझं प्रेम संपादन केलं सर्वांचं आणि तिची वाहतुकीचा सेवा म्हणजे सेवा भाव बद्धा असं तोडायचा विद्या विनय विद्या विनय सेवा आणि सेवेच फळ मिळत सेवा केल्यानंतर मेवा थोडं वापरची येतो आम्ही सेवा करणार नाही आणि नुसता मेळा पाहिजे कुठला मिळालं नाही सेवा झाली आणि ती सेवा मनोभावाने झाली पाहिजे ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करताय तुझी सेवा करीन मनोभावे होते आणि मनोभावाने अत्यंत प्रेरणा असं तिच्या सेवाला लक्ष घेतलं आणि प्रथम आपल्या योग स्वराज्याच्या द्वारा एक कुठे माणचे विमान वेगवेगळी कारण होती स्वागत करणारा स्वागत मोठा होता तेही प्रशस्त होत सामान दाखवण्याचा तुम्ही मोठा होता प्रशासन केलं ते प्रशस्त होत क्ष राज्य प्रथा लगवती एक विशिष्ट प्रकार होते तो दो, की ना, है बड़बर घून कानी हालांकि आकाशात अतिशय चाळीस हजार पन्नास हजार लाख सत्तर हजार अशी उपमन आहे त्या उपमनातून त्यांनी खूप खूप संचार केला मंडळी तुम्हाला असून त्यांनी सौंदर् हा गुरु पर्यटन दे आपल्या पत्नीला या देवस्थिती जी सुख आहेत त्या भौतिक सुखांची रेलकेसाठी भौतिक सुख त्या उघड राज्यावर हात म्हणून सेवा असे हातून एक के ऋषि था। जीवन आत्मजीवन सत्य ने अपने प्राप्त करूभाग नुस्ता विवाह नहीं हो देव मनोरंजन वायक आणि आपल्या या संसार दिली एका पाठव एका असं मध्ये काही काळमुख्या असलेल्या नऊ प्रश्न करायचं काही कारण नाही ते दोघं समर्थ होते त्यांना सांभाळायला आपण कसं चिंता करता नऊ मोठ्या विवाह आणि एकदम आपल्या पत्नीलाय मग आपण ठेवता तिची चतुर्य पहा तिने त्याला सांगायला सुरुवात की की हो विचार करा एक दोन नाही नऊ कन्या आपल्याला झाल्या पिता या राज्य गोळा करून तुमचं कर्तव्य आहे का तुमची काही जबाबदारी नाही माझीची जबाबदारी आहे का आवाज आणि पसंतीने आवाज येत्या आणि तुमच्यावर हा भरपूर आपल्यावर काय तुमची जबाबदारी पिता आहात मे पाक शास्त्र कहते नहीं मनुष्य जन्मा कर्ज बाजा देने कर्ज का पक्ष कालो नहीं तो, तो आ, है तो तो होते राजकीय कभी ना कभी कुछ ना कुछ एक पड़ा सिद्धांत है एक नए तीन प्रकार की कल अपने जन्मा देवान दुसरं ऋषी मुंच ऋण आहे आणि तिसरं आपल्या ऋण आहे देवांच्या मनातून मस्तीर्ण होण्याचा मानता आहे गीता सांगते देवा, देवा भाव का, का ते देवा भाव यंतुवा परत परम भाव का ते परमभान भाष्य केले तुम्ही देवता तुम्ही देवाची सेवा केली पूजा केली अर्ज केली देव तुमच्या कृपा केल्याशिवाय म्हणत आहे भगवान जो देता स्वतः मराठी चिंद करते मला देखा, ने हाथ हो किती घेणार आपण देवाच्या मनातून आपण काय म्हणत मृत्यूंना हजार मार आहे उपाय अध्य असा एक आपल्या मनुष्य मात्र अभ्यास केला पाहिजे त्यांनी काही शिकलं पाहिजे आणि जे काही शिकलोय ते जन तुला अज्ञान शिकवत शिकवलं पाहिजे समज आपल्याला हा उद्देशाने परंपरे चालत चालले आणि हे आहे ते चालवलं त्यातून आपण ऋषीच्या ऋणात आणि पितरांचं जे ऋण आहे त्यातनं आपण तेव्हा उत्तीर्ण होतो आपण वंशाला म्हणजे त्यातनं कृती मोठ होण्याचा मुक्त पण पितृ होणार नाही त्याचा नाही आणि देवगा तुम्हाला भगवंताचा संदेश आहे तो लागतो भगवंताचा काय संदेश देवदत्तीचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार केला का त्याच कारण देवबाणी फार महत्वाचं झाले आपण त्यांच्या पोटी आम्ही बघा कठीण म्हणून अवतीर्ण होणार आहोत आणि आपल्याला लक्षात जायचे प्रयत्न कराय वैशेषी पूर्ण बघा शास्त्र आहे त्याच आहे कपिल माणूस ते कपिल मान म्हणून आम्ही अवति म्हणून आपले पुत्र म्हणून शास्त्राची रचना करणार आमचा अवतार आमची शास्त्राच्या निर्मिती करता हा अवतार आहे तेव्हा आपण आपल्यापैकी पुत्र आलेला नाही की भगवाना झाले नाही आपले पुत्र म्हणून आणि तसंच देत विचार करा तेच सांगायचं असतात ती देव दे आणि त्यांनी देव देवता विद्यालय अपरा ब्रह्मदेव चक्राधिक स्वागत केलं आपण आपण उदय अभिनंदन करण्यासाठी कौतुक करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी अभिनंदन हा आशीर्वाद परमात्मा आपला पुत्र कपिल म्हणून आपल्या मुली एवढं कौतुका अभिमान आहे को देव परम से दाम्पत्य पवित्र ज्ञानेश्वर महाराज भाव लेखल चंद्रा किती पवित्र असते रामकृष्ण पवित्र असते तुकडे सांगितलं शुद्ध म्हणजे आता परमात्मा तुमचे पुत्र म्हणून कपुळ मागवान पुर झाले पण चतुरुंडल तो मी रूपात प्रो मंजीवनात झालं माझं मंजीवंदन करा आणि मग मी आणि मग पुनर्च की बळी आता परवानगी आहे का मला परमात्मा आपला व्यक्तिम्मी पितृमणात मातेचा पुत्र या मात्यांनी तुमची जबाबदारी आणि चिरंजीवांच्या आणि क्षेत्रासाठी देवभूमी भगवंताला विचारले की मला काळ मी या संसारातली सगळी जिव्य अतिजीव दिव्यात इंद्र सभी पुख शब्दाय स्पर्शकार रसकार सभी हाई सभी पथराज होती है फिर महत्व है आमच्या वाटा येत नाही असं वाटत नाही आणि आवडच्या दुःख होत नाही ती माझं चित्त निघायला तयार नाही कृपा करून माझं संसारात्मक चित्त कसं निघेल याचा कटुंबांनी आपल्या मातेला देव उपयोग उद्देश केलाय बुद्धि है सोह्या चित्रावर गमत केली आहे ना म्हणतात असा संसार आहे खर आता संसारामध्ये सारे असते साधू स्वतःच्या साधू आहे ते अशा संसा सार आहे दोन दिवस नोकटीचे शासनवाड्याला करू नको अनुभव वाटत आणि दोन करतो लागू नका म्हणजे आपल्याला जातात नाही तो गोष्टी ते मंत्र तुला मंदिर याची नोट आपल्याला कोणीतरी आपण सांगालो नाही करून आम्ही भानपड टाकू अजून का काम काय ती खोटी आहे वस्तू खोटी आहे आत्मीयता अव्यास राहतच नाही खरी वाटते काही अर्थ नंतर चलच त्या बुद्धीद्वाराला पटलं पाहिजे म्हणाला अतिवायला अंतर करणारा आणि आपण पटलं मग त्या कृष्काला उपासनेची जोर द्यायची आहे त्या मनाला उपासनेची जोडी तू करू ते वेळा अभ्यास पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा ते मन भगत करणारी लागण्याचा अभ्यास अभ्यास आपण काय करतो आपण शरीराने पण मार्ग करतो अपना आणि चित्त प्रपंचातच असत नाही शरीर प्रपंचात असावं पण चित्ता भरवंत असावा पण आमचं चित्त संसारात असत आणि शरीर कंडूलाच असत नाही चित्त बंडूलात चित्त बघवंटाच असावं चित्ता बोलनता असावा शरीर कुठे जातात उप आणि यम ज्ञान आमन प्राणायाम प्रत्याहार धारणा ह्या तद्वारा प्रमाणी आणि त्याच्या रुपया हरिना हो। ये भक्तीला शोधून जाणार नाही अतिशय कपिल महाराजांनी आपल्या मातेला उपदेश केला आणि ते मातेचा निरोप घेऊन आपला अवकाळ कार्य पूर्ण करून कपिल महाराजांची समाप्ती झाली असला हरिद्वाराच्या आणि आपले उर्वरित आयुष्य उपासनेला तिने अखंड उपासना करून की ती ती था है एक मोठा यावर अनेक रंग आपापल्या आसनावर विराजमान झाली असताना भगवान शिवशंकरांची स्वारीही एका आसनावर बसलेली असताना दक्ष नावाज त्या प्रजापती आहे तो दक्ष प्रजापती या यज्ञ म्हणता हा प्रजापती आहे म्हणजे काय जस नगराध्यक्ष महाप्रभू प्रमुख नागरिक प्रथम क्रमांकाचे नागरिक आदरणीय माण नागरिक असा दक्ष हा प्रजापती आहे प्रजापती आहे प्रजापती तो आणि त्यांनी दक्ष प्रजापतीची आपल्या अंतरकरणात असलेला आपला आदर व्यक्त केला परत केला भगवान शिव शंकर अखंड जे रामनामाच्या स्मरणामध्ये घडून गेलेले आहेत मातीचा दक्षाचा आत्मा करायचा म्हणून नाही पण ते नामस्मरणामध्ये आत्मचिंतनामध्ये अंतर्भाव म्हणून गेलेले नाही का ना आणि दक्ष प्रजापती आल्याचं भाग नाही उडून गेलाय आणि याच्या लक्षणाला मग भारत जागा त्यावे बाकी कोणी एखाद्या आलं नसतं महादा त्याचे वाईट वाटत नसते पण हा शंकर माझा प्रत्यक्ष जावय ना आणि आता इथे असताना आमचं ग्रावण गुरुवा म्हणजे काय पुराण का म्हणजे शासना ते गुरु शिष्यासारखं सांगितलेलं आहे शुर हे गुरु स्थानने आणि शिष्य स्थानिक असं शासना गाव यांच या स्थलावरचं नाका आहे म्हणून आईबाबांना विचारता होते शासऱ्यांना विचार करत होते गुरुना विचारलेले माझ्या मनामध्ये माझी सगळे हिंदू इवस्थेत पाहताय तो काय म्हणलाय सांगणार आम्ही भावना त्यांनी कर्तव्य तर मला दोष नाही आणि तुम्हालाही ऐकणार ना तो म्हणतो आम्ही रत्नाधारकी मुलगी आपल्या घातली ते आमच्या कन्याच्या आणि आमच्या पत्नीच्या आता नाही तर माझी मंदिर काय योजना गळ्यामध्ये साफ निवासस्थान विश्रामबाग कॉलोनी वे वे संगे भूत भूत पिशाती हजली नेहमी सोपी मंडळी तिथा भस्म अंगाला भासतो कपाळे महाराज याच्या आधी तरी काय शिव नाही दिवस मी येणार की नक्की काहीच नाही नाई नाही दुःख नाही काही पण शिवगण होते ना के। नंदिकेश्वर होता, होता। ते सुरिंद्र होतात त्यांना आपल्या स्वामीची निंगा काही ठपली नाही त्यांनी शाप दिला दक्ष प्रजापती त्या दक्ष प्रजापती करा पण आमच्या मालकांची उंची त्याला तयारी नाही आमच्या स्वामीचं नाव एक आपले वै देवांचं वर्णन आहे म्हणजे शेंडी घोडे वर्ण प्रश्न घोड्या म्हणजे विश्वास परम कल्याण परममंगल करण्याची अत्यंत पवित्रावे आमच्या जमिनीची योग्य योग्य याला आणि बोकड्याचा उभं लागेल शाप दिलाय ते म्हणत यज्ञामध्ये समाज त्यांना शाप दिला की यांना कितीही दक्षिणा द्या यांना समाधान म्हणून नाही माझ्या होते भोजनाला यांच्याकडे भोजन केलं भोजन रक्षणा दिली निरोपाचा वेळे झाले आम्ही बाहेर पडलो तुम्ही जर पौरो करता कुठेतरी यांना नृत्य दिवस असा एकशे पंचवीस रुपये नुसती मोठं लक्षणं आपण त्यांच्याकडे का आहे पंचवीस रुपये संतोष नाही समाधाना शिवने कि ए, आपू, कि शिवाचे आमद्र आहेत नाव करतील आमदार राहतील अशी शाखा कपि शिवशंकर शिवची ते आसनावर उठले त्यांनी सभात त्या केलं निघून घेतली आमचंपणे लक्षा एक नामा जाएं के ला। पर हु जाहिर ही को लक्ष लक्ष आचार्यार आपल्या अशी सर्वांची खुली कल्पना आहे की घरात मुळा हंगल झालं तर ग्रहयज्ञ करावा करावं पण आम्ही त्याचा संबंध फक्त लग्न म्हणजे जस गणेश पूजन जस त्या आणि ज्येष्ठ गौरी पूजन तस ग्रह हा प्रत्येक आणि तशीच उदक शांत सुद्धा त्या उदक शांतीचा संबंध आणि मृत्यू क्रियेची घट तुम्ही केलं तरच मग चौदाची उदक शांत नाही जस ग्रहरेज्ञात एकदा ठेवा तसं उदक शांत सुद्धा वार्षिक करावी का मंगल कार्य मंगल कार्य नाहीये त्याचा मृत्यूशी काही संबंध नाहीत करून सुद्धा माणसं शांत राहते वैदिकरणं आहे तर इथ गृहय बृहस्पती सर नावाचा प्रचंड इथं पण शिवशंकरांना कोणीही सन्मानपूर्वक हवीर्भाव घ्यायचा नाही बाकी सगळ्या देशांचं आव्हान करायचं शंकरण आवाही करवाजेला दक्षिण एक दिवस पैलाज पर ना। सती है शिवशंकर बोलते बसले सती का आप गर्दी झालेली आहे मंडळी एक मोठ सत्र चाललंय लोक जात आहेत नारायणांचं दर्शन घेत आहेत प्रसाद घेत आहेत आपले वडील आलेल्याना सन्मानित करतायत अशी मंडळी आपल्या माहेरी जात आहेत माहे पण जात आहेत आपण का माहेरची वेळ निलक्षण आहे म्हणजे सुना आल्या ना आल्या तरी सुद्धा त्या माऊनीला मी तुला गमतीन सांगत असतो काय विलक्षण प्रेम आहे का माहेरचा तो माहेर आणि शासनाचा वैद्यक अंगा अंग का अटका दिसतो कसा कसा? <laughs> आया आई वाईट महाराज चतुमना पण काही नावाने आत मारतो का शंकर म्हणाले तुला जा म्हणा तरी पण ते म्हणाले तरी पण ते शिवशंकर तिसराच मार्ग आणि आपलं म्हणून कुठलं जात नाही मग विचार कर तुझ्या माहेरी हा इतका मोठा आणि सोहळा चाललाय सोहळा जो माझ्यावर आमच्या बाबासाहेबांचा भाग आहे पण तू तर पोटचा गोरायचा पण तुला आमंत्रण नाही आमंत्रण नसताना तो जावं त्याच्या आपल्या टिकेल आणि पर्याय केले आणि व्यवसाय केले गोगाव जाऊच नाही आणि काही जाऊ नये असं काय करत नाही आपण जाऊ नये पार्टी म्हणजे तुम्हाला लक्षात आलं मला काय माहिती जाऊ नये हा वाटतंय आंबेडलं किती प्रेम आहे ते बोलवल्याबद्दल अभिनंदन जाऊ कुणी प्रत्येक राहायला बोलवलं जाऊ मला व्यासांची चूक काढायची नाही पण एक ये विचार येतो म्हणा धर्म धर्मराजांना जीवतासाठी पाचारण झालं धर्मला चूक बरोबर म्हणण्याची माझी पात्रता योग्यता नाही पण मला नेहमी मनात प्रश्न येतो धर्मराजाने जायला झालं होतं का एवढा प्रश्न मनात येतो चूक <laughs> योग्य बरोबर माझी पात्रता योग्यता नाही आणि तिसरी गोष्ट महत्वाची शेजराने तिकडे सांगितली आपल्या काही ठिकाणा असे तिथं बोललं नसलं तरी चाल आपण चालू कुठं श्री म्हणून घराकडं स्थानाकड संतांच्याकडं मंदिरामध्ये पण जायचं नसतं आम्हाला तो तुमचं भाग्य खाल नको किती वेळा पडलेली किती वेळा आलेली किती वेळा आमचं नशीब सुट्टी साहेबांच्या कड सोन्याची वाटी जाते काय तुम्हाला बोलवायचं आपण न पाया संतांच्या सद्गुरूंच्या कड भगवंता घड आपण झालो तेव्हा तू विचार कर मी तुला जाई म्हणत नाही जाऊ नकोही म्हणत नाही तुला एवढे काही गोष्टी पाठवते कर असं शंकराने आपल्या बाजून सोडून करून म्हणजे जा तुला म्हणत नाही पण जाऊ नको असंही म्हणत नाहीये मग आपण आपल्याला आजही आहेत ना जाऊ काही तिथे नाही बघणार नाही काही नाही जाईल दर्शन घेरा यज्ञ करत यज्ञनाराचं दर्शन घेऊन सती काय एवढं जयशंकर वीरभद्राला काही शिवना आणि नदी के जळधान निगाडीवरील निघाले व्यक्ती भिजवरून जा आणि सधी येऊन आपली कन्या आली आहे हे प्रजापती तिच्याकडं दुर्लक्ष केली बाबा कधी आधीस कशी आहेस बर आधीच बोलवलं नाही तरी आली एक दुर्लक्ष केली आता प्रत्येक जेव्हा स्वागत करत नाही आई तरी काय करणार विचार झाली आपण तिचं स्वागत करू शकत नाही आता आई बाबा प्रेच स्वागत करू नये बहिणी आल्या होत्या काही गप्पो पाहणी गप्प तिच्या आपलं कोणीही स्वागत करत नाही प्रदर्शन घातली यज्ञ कुंडावर देवता आव्हानपूर्वक केलेल्या के शिवशंकरा आवाहन केलं गेलेलं नाही hmm. के त्यांच्या नावाचा आविर्भाव काढून ठेवलेला नाही आपल्या अपमानाचं तिला तरी वाटलं नाही पण आपल्या पतीला अपमान नाही तिला सहन झाला ती आपल्या वडिलांच्या समोर येऊन आणि दक्ष प्रजापतीला ती सती म्हणते की बाबा कधीतरी हे दाक्षायणी या ना नावाने हात मारतात दक्ष दाक्षायणी बाबा आपल्यापासनं निर्माण झालेल्या देहाची मला आता लाल वाटते ते पुन्हा तरी मला दाखताय म्हणून हा काळूच नाही मी आपल्यापासून निर्माण झालेला हा देह आता शिल्लक शिवत नाही यज्ञ म्हणता म्हणजे तीन पद्मासन घातलं आणि तुम्हाला सर्वांच्या शरीरामध्ये जो जठराज्ञी आहेठराभ केला म्हणजे स्वास दीर्घला त्याचा वेच तो दीर्घ कुंभ करून तिने आणि कोलून चालला आणि योग प्रक्रियेच्या द्वारा तिने हा दशरा तितका प्रला की तिच्या आणि अशा योगाब्दीमध्ये सतीने आपल्या देहाची रक्षा करून टाकली काही मंडळी असं चुकीने सांगतात की तिने लग्नकुंडामध्ये उडी लागतील योगाच्या शरीर रक्त करून टाकलेला आहे आता आपल्या मालकीने आजार प्रकारे आपला देह हो। आणि राज करून टाकला तो वीर बदल नंदीकेश्वर बाकीचे शिवभ्र संतांभाचे त्यांनी प्रथम येत म्हणता आढळ म्हणून कि तिथे वृद्धीचे होते यज्ञ कल्पना दिले भग होता उसा होता कुणाचे दासले दाही विषाऊ फोटल्या यज्ञ कुणाचा आम्ही त्यांनी शांत करून टाकत एवढं कोण थांबले नाही त्या वीरवदना आपल्या तीक्ष्ण खडगानी दक्ष प्रजापतीच आणि शिर धडा वेगळं केलं यज्ञकुंडत काही मंडळ राहत नाही काय ब्रह्मदेवाला यज्ञ म्हणता ब्रह्मदेवाला आपण कैलास शिवशंकांना सांगू त्याला करावं तुम्हाला शिवशंकर शंकरा आपण करा पुन्हा येण्याचं सन्मान जोडा कुणाचे दाळ पडले कुणाचे डोळे फुटले कुणाच्या दाली शिव म्हटले कुणाचे डोळे फोडले पुन्हा पडल्या त्याचा आपल्या कृपाने व्यवस्थित करा आपण मस्तकडे त्याला शाब्द होता त्यानुसार आणि ब्रह्मदेव सांगून आले की पक्षात तू तुझ्या प्रत्यक्ष दामातांचा इतका आणि राग केला उपेक्षा पण शिवशंकर संताप कधी नाही कृपा तुम्हाला वेगवा समजून दे आपल्या दामातांची सरोख्याचे प्रेमाचे समोर स्थापित कर त्याप्रमाणे सगळं व्यवस्थित झालं राजा सांगताय आणि राजा सावध बुद्धीने ऐकलं गुरु त्याची शंका येण हे सतर्य बुद्धीचं लक्षण आहे तसा सगळा टोटी समजलेला असतो त्याला शंका येईल काहीच कळलं नाही त्याला आणि काही कळलं नाही तिथं जन्म त्या सतीने अशा प्रकारे आपल्या देवाची रक्षा करून टाकली पुढे त्या सतीच काय झालं आधी बरोबर आर्थिक सती सन्मा हिमालय पर्वताची कन्या पार्वती म्हणून आणि त्याही जन्मामध्ये पुन्हा तिने शिवशंकरांना वलमाला लागली भाद्रपनमासामध्ये हरताल देखन दिली तुम्ही किती पाहुले आमच्या ती जो ही कुल। पूजनता प्राधान्य कर चतुर्थस्क अतिर कथा कथा है स्वयं देवपुत्र तीन कन्या आपुति देगा कन्या स्वयं लक्षात राहिलं नाव घ्यावा नाही तर काही प्रयास करू नका कष्ट करू नका भगवत नावाला भगवत <laughs> नाम समजणार आणि दोन पुत्र उत्तान प्राधान प्रिय त्याचा उत्तम पाव झालेला आहे त्याच्यावर सांगाव मी ऐकायला दिला उत्तान बाब माझा हा स्वायमांचा पुत्र राज्य करतोय राजा आवर्म है सुरु की नावर्ती जी तिच न सुनीस तो सोलह त्याला नीती आवडत नाही तो रुची चालेल त्याला रुची आवडत आहे ना आपल्या ओठाला नको असत आदिवास नको असत आणि पोटाला जे योग्य असलं ते ओठाला अधिवास नको असत वडापाव तो भाद, भाद, तूप मिळ भात चांगल्या गव्हाची पोळी चांगली भाजी भारी पोळी तेलकट चमचमी तिखंडदार तेला तवंग तुमचा शब्द सांगू तिखंड पाणी तेला तवंग ओठाला आला ओठा नको तसीपेक्षा रुचित प्रिय सुरुचिप्रिय सुनावड ऐंशी वर्षाचं उदय आहे पण अजून कोटाची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही वैयक्तिक अनुभव आहे आणि त्याच सगळं वेळ आमच्या लहानपणी प्रत्येक रहिवानी नायबाला विचार दिला आम्हाला जे एरंड चाललं गेलं ना त्या एरंड हे श्रेय आता पीक नाही मला वाटायचं रविवार निर्माण करत तू काय आंबोळ सैन एकत्र ते इरण त्यालो ना त्यांनी आणि त्न है सुनिचीला शब्द कस उच्चारे उच्चारे शब्द है उत्तम है तमें आयोजन सब मे अज्ञान आणि जो पुत्र है नी छान ध्रुवे अनेक तारे अन्य गृह है लहन है खूब जन दिशा ज्ञान पूर्व पश्चिम का दक्षिण का पूर्वेकडं तोंड करून उभं राहिल्यानंतर पूर्वेकडं तोंड करून उभं राहिल्यानंतर आपल्या पाश्चिमाची दिशा पश्चिम आपल्या मंडळाची दिशा दक्षिण काळात उत्तर का कमालीचा अर्थ नसतो गहून म्हणून सांगतो तुम्हाला काही पण अज्ञान किती परमावधीच असत माणसं सकाळी साडे अकरा बारा वाजव्यावर आला होता आणि दोघांचं भांडण विजयकार एक म्हणून आज अच्छा दोघं किती आपले जे खंडक होते को या गावातून पुढे आपल्या गावातून वाट झाली म्हणून आमच्या गावात निकाल झाला काय आता आपल्या घर सूर्य सांगाव ने तो मी सांगितला असतो मग आले की पाहुणे पण त्यावेळी टोका यंत्राचा उपयोग केला टोका यंत्र तुम्ही कसही केला त्याचा जो बाण आहे तो नेहमी तुम्हाला उत्तर दिशा दाखवत असतो त्या भावनाचा आढळ जे आहे ते उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण करतात ध्रुव म्हणजे आढळ तो ऐकतो त्याचं स्थान स्वतः ध्रुव म्हणजे निश्चय आणि परमारेच निश्चय अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आमचं काय होत आम्ही प्रतिज्ञा करतो पण ज्या प्रतिज्ञेत रूपांतर होत नाही मुलं निश्चया प्रतिज्ञा करतो आपण परीक्षा जवळ खेळणं नाही पिक्चर नाही हॉटेलिंग नाही उद्या का अभ्यास आता उद्या कधी होतच नाही कबरी मला म्हणजे अरे तुझ्या म्हणूच नका कळ कळे सो आज आज कळे सो करावी तातडी परमार्थाची परमार्थाची तातळ करा कला वासा वासाची लगेच करायला सुरुवात करावी त्याला मुळे चोरेसारावी परमावा पण मला वाटत नाही असताना पण एकदा माझ्यासाठी करून पाहणार का चिपत्र तापलेली आहे बऱ्याचे दा जात्यावर जास्त मला सांगा मला बोलून <laughs> <laughs> निश्चित सांगतो तुम्हाला जात्यावर झालेल्या पीठाच्या धुमक्याला जी ती क्षा कितीतरी सरस आहे जर जात्यावर पीठ त्याला भाजलं जात जळलं जात पीठ होत पण त्यातलं सत्व जळून जात जात्यावर त्यातलं सत्व भरलीच होत नाही सत्वशील टेक्क आहे भाजणी म्हणा बसायची एकदम करायचे नाही त्या वरच कुंटा जो असतो ना तो हातात घेऊन आणायच्या त्या आहे का दोन घाव घालायला पाहिजे जरा आवच आपल्याला वाटलं जवळ उकड बोल पाणी मिळवण्या गोटा घातल्या असतात गोटा असता झाले होते कुंट्याला हात राहण्याच्या आधी तो घट्टय घट्ट करायचं तसं निश्चय घट्ट नाही निश्चया तो, तो करा असा गुरु अतिशय आत्म आहे आता आवडित लहान म्हणते एवढं धोराचे म्हणतात तिथे आपलेच बाबा आहे बाबा आर नंतर घेणार आपण बाबांना जवळ द्यायला काय ते आपलं आहे तरी काम करेल सुनीची कुठं जवळपास नाही ना पिण्याची शक्यता नाही ना मग भेवाला भेवा जो म्हणजे भीत होता भी कोणाला आवृत्तीला भीत आपत्याचं प्रेम होत पण आवर्तीच्या बरोबर ती जवळपास नाही एवढ्याच आकाशात आकस्मात वीर का तशी ती आई चुरची आपल्या चौथीच कोण मांडीवर लोक असले तो मांडीवरनं उघडून बाहेर पडलं आणि तू म्हणू लागल या गोष्टी ह्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही आणि काय गोष्टी नसताना तुम्ही याला जर हे का तुला जर यांच्या मांडीवर बसायचं असेल ना आता मग आणि मग माझा मलला म्हणून जन्माला आहे तर तुला यांच्या मांडीवर बसता येईल लहान बघा पण त्याला एवढं कळ बाबाने आपल्याला मांडीवर बसून घेतलेलं या आईला आवडलं नाही बाळ म्हणून दुखावले गेला आई पड मला वाटत सध्या वृत्त पत्रकारिता आहे डिग्री कोर्स आहे ना डिग्री कोर्स आहे सरकार मान्य आणि डिग्री आहे वृत्त पत्रकारिता का वृत्त पत्रकारांचा म्हणजे काय झालेल्या घटनेची बातमी करणं म्हणजे वृत्तपत्रकारिता घटना एकच असती पण बातमीचा मुखपत्र असेल त्याला साधेशी बातमी असते बातम्या वेगवेगळ्या घटना एकच असते घटनेच बातमीत रूपांतर करणं किती वृत्तपत्रकारिता ते बातमी घटनेची असं छान अशी जागा आई म्हण कोण निघ ही माता सुनी बोल देशिवाय कोण देत एक एक देत होते पुढचा प्रश्न विचारला ती सर्व देव लासो आई मग मी लावत जाणार देवाची देणार आणि त्या देवाला आग मागणार सुनिति माता है बाला बाजुन के कुछ सां पंथाना जंतु मेरा आशीर्वाद है कि वाटेवरती जेव्हा भेटली नव्या मला निघालायचा निश्चय किती खरा आहे तिची कार्य आहे का आमच्या आईने सांगितलं की राहणार देव मग तू कधी निघाले तुम्हाला देव हवं देवाला भेटायचं दे तुला काय खाऊ पाहिजे तुला कुठलं खेळलं पाहिजे म्हणजे बा तुला देतो कुठे राहणार राहणार आईकडं परत जास्त काय कसं तुला श्वापद असतात राहणार मग घरी जा तुला काय पाहिजे त्या नारदांना विचार पुढे आहोत तुमच्या दळ्यामध्ये गुण आहे आता मी चिपडे आहे आणि मुखाने तुम्ही सारखं भगवंताच नाम लिहिताय श्रीमनारायण नारायण नारायण जय जय नारायण नारायण नारायण श्रीमंत नारायण असं सार नारायण मला कोणा घराकडे सांगतात आज कसे साधू तुम्ही गुरुमारकाच्या मुखातले हे शब्द ऐकले आणि नारा करू निश्चित पक्का आहे नित्याचा आपला नित्य पक्का हा त्यातला कुठे जाते तर इथून जवळ मधुवन नावाचं एक उपवन आहे त्या मधुवनाचा मधुम म्हण यमुनाजी नदीवाची त्या यनाची आम्ही राहा त्या स्ना वृक्षातली विविध फळ जी आहेत आणि मी तुला एक मंत्र देतो नाम मंत्र ओ नमो भगवते वासुदेवा दे, दे या द्वादात तरी मंत्राचं अनुष्ठान कर निश्चित तुला भेटेल हो तुला काय हवे तुला आणि तिथं जी नारांची स्वारिंग झाली ती उत्तम पाल झाल्या कळून चुकलो तरी आपला नावटीचा दुर्गा दुर्व राहात पिऊन गेलाय का झालं बाबा सगळ्यात जाऊन चिंता करून दुःख करून कालावधी बऱ्याच काळावली तुझा मुलगा धुळ हा भगवंतांच्याकडनं आघळपदाची प्राप्ती करून घेऊन परत रांग झालेला येईल आप तुझ्या आत झाल्या मुलाचा आवडतीचा तो उपमंग झालाय त्या सगळ्याच तू स्वत तुझा आवडतीचा मुलगा आणि तो उत्तम बरोबर असेल तू आपल्या पुत्राच याच स्वागत कर प्रेमभराने त्याचं स्वागत कर काही काळातून वाटतात प्राप्त करून घेऊ समाधान करून उद्देशानुसार आणि त्याचं अनुष्ठान सुरू आहे भगवत दर्शनाचा पण भगवत दर्शन होईल अशा प्रकारची काही लक्षण अशा काही कुणा काही त्याला अनुभवा येईना तुम्हाला का बोल का देव येत नाही बरोबर राहत नाही आणि फळ खातोय जवणीच पाणी पितोय आणि मग उठलेल्या वेळामध्ये ओ नमो भगते वाचते वाय तुमच्या ते माझ फरक पाल हे भक्तिक देवाला आपला आपल्याशीचार करतो कोण मारलं जर का कोण शिकवणार आहे मग काय करायचं उद्यापासून आपण फळ खाणू सोडून द्यायचं फक्त यमुनेच पाणी प्यायचं आणि नाममंत्राचं अभिष्ठान करायचं फळ आणून सोडून देईल पाणी तरी कधी आपण पाणी पिका देवाला भरते कावर पाणी खरं नाही पाणी नाही काय त्या बालकात नाही आता मुलं आपण यश मांठी घालून झालं तर टेकून ओक म्हणू भगवती वाजून म्हणतो खरं नाही आपण उभं राहतो आणि उभं राहून आम्ही क्षण करा उभं राहत तरी काही चिन्ह नाही अरे म्हण दोन पावला एका पावला एका आमच्या काय उभे पश्चार काय खडत साधी गोष्ट आहे हरिपाठात ज्ञानदैव सांगताय तपे दैवत किमान किमान किती वर्षाचा कालावधी बारा वर्षाचा कालावधीचा प्राप्त सांगितलं उद्योगपती आहे करोपती आहे कित्येक कोटीची मुलाखत छापलेलं असत पण स्वीकारत छापायच त्यांनी आपल्या चिरणीमांच्या लग्नाच्या स्वागत समारात पंचवीस ते तीस लाख रुपये स्वागत समारंभात खर्च आहे स्वागत समारंभात उपस्थित त्याचा आग्रह होता की आम्हाला काही खाऊ नका पिरू नको पण उत्पस्थित तरी आण तुमची उपस्थिती महत्व आहे भव्य समारंभ तुम्हाला काय म्हणा ना आम्ही छापलेलं लोक इतकं लिटरही आहे लक्षात घेतील काय झालं तुम्ही काही कस छापलं तुम्हाला लोकांना द्यावं वाटलं एक विचार होता तुम्ही कुणाला वेळ दिलं होता नाही छापतात आज कुणाला ते आम्ही कुणाला आहे करण्याची शक्यता आम्ही कोण कसं दिवस त्यांच्याकडे यादी आहे की चिरणच्या लग्नात आपल्याला पूर्ण कुणाला काय काय आलं मग आता त्यांच्याकडचं आमंत्रण आलं मग काय प्राप्त, तो तो का से तपश्चर्य ऊर्जा निर्माणी मुला भगवान म्हणून मी विराव दे कशाची वाट पाहत होता भगवाना तपस्य परिणाम काय दूर करणा तो हृदयामध्ये भगवंताच ध्यान लागलेलं भगवत मूर्ती हृदयावर आम्ही षडुणाशी कन भगवान त्याचं पुढे पण परमात्म्याच्या समाजाने त्याच्या हृदयाची ध्यान झालं होत या ध्यानाचं त्याने आपापर्षण करून घेतलं तो हृदयात हडबडून दारावार देव देव झाला चर्चेमुळे सत्य भगोळ्यापुर हा येतो पण त्याच्या मुखात्म शब्द बाहेर पडे ना भगवंताची प्रार्थना कशी करावी त्याचं गुणनाथ कसं करावं त्याच्या काही जी माता झाली तरी विकसित होत नाही तू त्याला शब्द नाही लक्षात भगवान स्वतः कोरोत वाटले आणि त्यांनी आपल्या हातातला चार आईला शंख त्याच्या गावाला चिकटवला आपल्या हाताने मधुवर ध्रुवा कपोवरिवतले आणि भगवंताच्या हातातला शंख त्याच्या गावाला स्पर्श झाला मात्र वेगालाही लज्ञाधाही अशा आणि विशेषणायुक्त असं तो भगवंताच गुणगान करू लागला प्रार्थना करू लागला भगवान संतुष्ट झाले ध्रुवाय इथ भागवता जाता आता आपल्याला एक महत्वाचा आणि विचार देव ही देतो आणि संत ही देतात यत संत इत खड़ तप के खरी दो कशात प्रेरणा नहीं आपण देवाची भेट घ्यावी देवाजवळ मारावं आगळ पण मारावं हे कशाच ना तर नारळच्या आणि त्या मातीने मांडीवर म्हणजे बाळावर ओढून काढले असं जे दुःख आहे त्या दुःखात ना या तपाची नेहमी आपल्याला कोणी ऊर एक दिवसात आहे ना इच्छा है, माला का सन्न आए सत व्यूंद आदर्श मत ते ज्यादा आणि त्यालाय त्याला बकी आहे त्यालाय त्याला होत असं पण देऊन घेऊन गुरु आलाय नाविक अनुसार वृत्ता बी सूरती राणी सुनी की माता तो उत्तर बाकी प्रजा अनुभव स्वागत का जो गुरु बाग है प्रथम के आप माता नहीं सुरुची मातेला दिला का तिने जण महाराज राजांची मांडीवर काढलं नसत माझ्याकडून झालं नसतं तेव्हा तिची कृपा आहे सगळं श्रेय तिला आपल्या पोटाशी घेतलंय त्याला <coughs> उत्ताम खान राजाने आपल्याला पोटाशी धरलंयोळ्यातून प्रेमाची पश्चातापाची भावना आहे माझा आपल्या कंड राहिले जी आयुक्त आहे त्याची स्मृती आहे मुलाचा प्रेम आहे असे ते दुःखाची आणि प्रेमात असे निश्चित असून ध्रो मोठा झाला उत्तम मोठा आणि उत्तम राजा रा, त्यांनी आता किती दिवस हो आपण राजे करायचं मुलाचा कर्तुवान झाले दोघांच्या इतर केला तर आपल्या उत्तमापेक्षा राज्यकारणात पाहण्यात जास्त योग्य आहे जास्त पात्र आहे राज्यात केला त्याच्या हातात सगळे सूत्र सुपूर्द केली आणि उत्तमाला सांगितलं की तू बंधूंच्या आज राहा त्यांना अनुसर तुझ राजा म्हणून आपलं उर्वरित आयुष्य की योग्य काही आपल्या पुढच्या आणि जबाबदारी सोपून आपण स्वतःहून निवृत्त झाले ती गोष्ट आली भागवत ऐकताना फक्ती लक्षात घेतली पाहिजे पण आपण प्रपंचात निवृत्त व्हायला तयार नाही आता मुलं करते न करते आहे त्यांचा संसार आहे आपला संसार झालाय पण आम्ही त्यांच्या संसारात ना फुटसल्याशिवाय आमचे लकीच त्यांचा संसार खूपच तो आणि आपल्याकडची आयुष्याची विभागणी सध्या वानप्रस्थाशन देश काळ परिस्थिती पाहता वानप्रस्थ आणि सहज शक्य नाही मला असं माहिती की घरात राहून वार क्रस्थाश्रम जीवन जाता येते नाही मुलगा विचारत नाही मुलं विचारत नाही त्याच आपण हा दुःख करू नका आणि असं वारंवार ना ना बाबा, उत्तम राहिला दोघांचे सहा हजार रुपये महिन्याला पाठी तुम्ही असं दोघ तिथ जाऊन राहा आसळ ऐकून घे की पाहिजे घरात राहा पण त्रेस्त राहा साक्षी व्हावा सल्ला द्या सल्ला द्यायच्या भांगडीत पडू नका न विचारता सल्ला दिला तो वेस्ट पेपर बास्केटमध्ये जातो घरात मंडन आणली घरात कर्व निर्माण कध नाही पण आणि नको त्या गोष्टीच लक्ष घालतो नको तितकं लक्ष घालतो नाही साक्षी वृत्तीने आलित्त वृत्तीने राहता आलं पाहिजे माणसाला तर घरात सुख आहे शांती आहे समाधान आहे आनंद आहे स्वास्थ आहे काही राहणारच जायला पाहिजे अशा आणि वृत्तीला आहे जबाबदारी सुटू है। ते आणि एक उत्तम उत्तम तो वेका करता राणा मधे एक बीन शब्दी सोना को आणि त्याच्यात हा उत्तम त्या यक्षाकडनं मारला गेला आपल्या भावाला अशा प्रकारे यक्षाने मारला गुरु म्हणा आपण त्याचा प्रतिशो यायचा त्यांनी भावाला मारला ना मी अनेक व्यक्तांना कंट्रस नाम राहणार त्यांचा निर्दन करणं वेगळा सैन्यासहित चालून केलं यक्ष जो ग्रो यांचं तुंब युक्त त्या ठिकाणी गुरुहाचे आजोबा वायभुरु म्हणून आले ब्रह्मदेव आले आणि त्यांनी सुलंगण केला एका व्यक्त निवध केला सोडून देवांनी कधी मनाला शांतता समाधान धैर्य आनंद प्राप्त होत नाही वैग्राने मच्छर वाढतो द्वेषाने द्वेष वाढत तस प्रेमाने प्रेम वाढत आपल्याला देवा मुख दिलंय शब्द बोलायला देईल आणि खर्च होतो का ज्या मुखाने त्याच मुखाने प्रेम करता येत मनुष्य मात्रावरून प्रेम करतात भूत मात्रावर प्रेम करतात ज्ञानेश्वरी सारखा एवढा मोठा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर आमदार विश्वास म्हणून देवाजवळ पसायदान मागितलं काय मागितलं भूता परस्परे बडो मैत्र जीवाचे भूतमाताच्या ठिकाणी पदत्तरांच्या विषयी मित्रभावला जावा सौहार्द स्नेह प्रेम करून का माणसं आपल्यावर प्रेम करतात का नाही प्रेम देवा प्रेम देणे त्यांचा आग्रह आहे त्यांना आपल्याला शिकू नये प्रेम भावना ही आपल्याला देवानी दिलेली देणी आहे देवानी दिलेलं जाण प्रेम भाव अतिशय भर आहे अतिशय सामर्थ्य शक्य आहे प्रेम भाव शस्त्रार्थाच्या दावा आणद्वारा जगिंता येणार नाही पण प्रेम भावानी जगि नाही ये प्रेम आणि मुळात माणसाच्या ठिकाणी ती प्रेम भावना आहे आम्ही तिला जमकून जातो नाही ती प्रेम भावना कशी विकसितली भक्ती बघित आहे नागांनी भक्तिशास्त्र रचलं त्या भक्तिसूत्रात त्यांनी भक्तीची व्याख्याची परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा दे परम प्रेम पुढे कोण प्रेम करू शकतो प्रेम कोण जो भगवंतावर प्रेम करू शकतो तो जगावर प्रेम करू शकतो ज्याला भगवंतावर प्रेम करता येत त्याला माणसावर प्रेम करता येणार नाही त्याला भूत मात्रावर प्राणी मात्रावर प्रेम करतात प्रथम आपल्याला भगवंतावर करता प्रेम करताला प्रेमाची खूप आहे त्याला प्रेमाचे दोन शब्द तुटतात त्याला उपचारांमध्ये आम्ही भावाचे पाहुणे भरते आहो देव भावाचा उद्देश करताय भगवंतावर उपयोग तुम्ही एक रुपया प्रेश करा तो आपल्यावर दोन हा? किसी तरी पति देव आप प्रेम द्यान द्यान तो प्रेम प्रेम शकते शकते। आग़ योगा सर्व दिव्य शक्ति दिवाळी उपावर कोणते असेल तर ही प्रेम भावना ही अत्यंत प्रचंड भाव तेव्हा वैदूर यक्षा आधिपत्या झाली आहे तो देवांचा भांडणारी पुढे तो जर यक्षांच्यावर चूड उघडला पुढे नसला आणि लाभ प्राप्त करून घेशील तेवढ्यात पडेल वैभ अस खूप काळ गाज केली आणि त्यांनी आघळ मागितलं होत त्याला आघळमध्ये स्थापन करण्यासाठी देवभूत आले याद आले ते विचारलं की माझ्या घ्यायसाठी तुम्ही हे याद घेऊन आहात पण माझ्या दोन माता वडील देहात साधन करण्यासाठी निवडून घेऊन त्यांची काळजी नाही मला पण जून माझ्या माता आहेत त्यांचं काळजी करून कुठ तुझ्या आधी तुझ्या दोन माता या नाय आता काय काळजी काळजी दोन माता म्हणजे काळजी माझी जबाबदारी कुत्रे कामान या विमानाची पाऊल कस ठेवणार शिली नाही आहे विमानाला का भक्ति कच्ड भा जी का पुस्तक दुसरा पायी खेवल काम कर आणि काळाची सत्ता आहे मुक्त होऊन त्यांनी गंगा पदातील दीर्घकाल तपश्चर्या केलेली आहे आणि आता त्याला पश्चात भूपी आपण देव प्राप्त करून घेतला आपण त्याच्यावर आढळपण मागितलं आपण आत्मज्ञान मागितलं नाही मोक्ष पण मागितलं नाही पण आपण काय करणार आपण आढळपण मागितलं आढळत नाही आले आपल्याला सुंदर ते मित्र सांगितलं आणि ध्रुवाच्या वंशामध्ये कोण कोण राजे होऊन गेले सांगितले त्यात अंग नावाचा राजा आहे त्याचा कथा सत्रात आपण त्याच्याकडून बोलू पुढे Who are the children of God?